श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामा प्रकरण मी तुला सांगत आहे ते उपशम प्रकरण ऐकून आणि त्यातील सिद्धांत बुद्धीवर चांगले ऋण होऊन राहिले म्हणजे त्यामुळे मनुष्याला निर्वाण स्थिती निसंशय प्राप्त होते श्री रूप महर्षी म्हणाले वसिष्ठ मुनींचे अशा तऱ्हेचे अति उत्साहदायी आणि आल्हादकारक असे ते पवित्र भाषण ऐकताच सर्व सभाजन स्तब्ध होऊन शरद ऋतूतील तारकायुक्त आकाशाप्रमाणे गंभीर झालेले दिसून आले त्या सभेत उपस्थित असलेले राजे वसिष्ठ मुनींचे निरूपण एकाग्र चित्ताने श्रवण करत असल्यामुळे ते जणू एखाद्या निर्वाध प्रदेशातील हालचाल स्तब्ध झालेल्या कमलाप्रमाणे निश्चल होऊन गेले अधिक काय ते सांगावे त्या सभेतील वेलासिनी स्त्रिया देखील पुष्कळ वर्षापूर्वीपासून संन्यास दीक्षा घेऊन असलेल्या स्त्रियाप्रमाणे मद आणि मोह यांचा वेग शांत होऊन स्थिरचित्त झालेल्या दिसत होत्या तेथील विलासिनी स्त्रियांच्या हातातील हंसाप्रमाणे शोभणाऱ्या शुभ्र चामरांची हालचाल श्रवण केलेल्या अर्थाचे मनन करण्यात जडून गेल्यामुळे ही काय अजिबात बंद पडली तसेच त्याबरोबरच त्यांच्या हातातील कंकणाचा मंजूर ध्वनीही बंद पडल्याने एखाद्या वृक्षावरील पक्ष्यांचा निर्माण होऊन सर्वत्र निशब्दता पसरली त्या सभेत उपस्थित असलेले विवेकसंपन्न राजे आपल्या नाकाच्या टोकावर बोट ठेवून विज्ञान कलेसंबंधात विचार करण्यात निमग्न झाले आकाशात सूर्योदय होताच अंधकार आपले स्थान सोडून जातो त्यावेळी प्रभातसमय फुललेल्या कमलाप्रमाणे श्रीरामाचे अज्ञान नष्ट होऊन त्याचे मुख प्रफुल्लीत दिसू लागले ज्याप्रमाणे मेघाचा नाद ऐकून मयुराच्या डोळ्यातून आनंदाश्रू स्रवू लागतात त्याप्रमाणे दशरथ राजाचे नेत्र वसिष्ठांचे भाषण श्रवण करत असताना आनंदाश्रवणे आर्द्र झाले दशरथाच्या सारण नामक मंत्र्याने आपले मरकटाप्रमाणे चंचल असलेले मन सर्व प्रकारच्या विषयोपभोगापासून परावृत्त करून श्रवणाभिमुख केलेच्या शिक्षणामुळे गुरु वशिष्ठांच्या भाषणामुळे चंद्रकलेप्रमाणे शुद्धचित्त होऊन आत्मबोध झालेल्या लक्ष्मणाच्या हृदयात ब्रम्ह स्फुरण पाहू लागले शत्रूचे निर्दलन करणारा पराक्रमी शत्रुघ्न पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णंदाने शोभू लागला कोमिजून जाऊन मिटलेले को कमल ज्याप्रमाणे सूर्य होताच तत्काळ विकास पावते त्याप्रमाणे झालेले हृद कमल त्यावेळी सभागृहाच्या आतील आणि बाहेरील असे सर्व मुने आणि राजे यांची चित्ते निर्मल झाली तसेच वशिष्ठांचा उपदेश ऐकून स्वच्छ केलेल्या रत्नाप्रमाणे अंत करणे झाले इतक्या मध्यान झाला आहे असे सूचित करणारा कल्पांतेच्या मेघ गर्जनेप्रमाणे कर्कश आणि समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गंभीर शंखाचा ध्वनी ऐकू येऊ लागणार <coughs> मेघ गर्जनेमुळे कोकिलांचे स्वर ऐकू को येत नाही त्याप्रमाणे प्रचंड शंखनादा पुढे वशिष्ठ मुनीच्या मुखातून येणारे शब्द ऐकू येण्या झाले तेव्हा शंखाच्या गंभीर नादापुढे आपले भाषण कोणालाही ऐकू जाणार नाही हे ओळखून वसिष्ठ मुने काही काळ स्थब राहिले कारण हे स्पष्ट आहे की आपले अंगच्या ज्या गुणाने लोकांना आनंद होत नाहीसा गुण कोणता शहाणा मनुष्य प्रकट करून दाखवेल नंतर काही काळाने तो आवाजाचा गोंगाट शांत झाल्यावर ते वसिष्ठ मुनी श्री रामाला म्हणाले हे शत्रुमर्दना रामा आज आता जेवढे सांगितले तेवढेच पुरे झाले यापुढे जे काही सांगायचे ते उदय सांगेन कारण मध्यान मध्यानकाचे नियत कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गेले पाहिजे हे आचार चतुरा सुभगा रामा तू ही आता उठ आणि स्नान दान अर्चन वगैरे सत्क्रिया आचरण्यासाठी आपल्या मंदिरात जा असे सांगून वसिष्ठ मुने दशरथासह सभास्थानातून उठले त्यावेळी इतरही सर्व सभासदांमध्ये उठण्याविषयी हालचाल सुरू झाली आणि मंद वायूने हलवल्यामुळे एखादी कमलीने आपल्या भ्रमरूपी नेत्रांच्या हालचालीने शोभू लागले त्याप्रमाणे सभासदांच्या सभाही सुशोभित दिसू लागली तेव्हा राजे लोक सभेतून उठू लागताच त्यांच्या गळ्यातील पुष्पहार हालू लागून त्यावरील भ्रमरम लागले त्यामुळे समुद्र संध्या, संध्याद्रीवरील हत्तीची सेना प्रभातकार झाल्यामुळे आपले शोंडादंड हलवीत आहे की काय असा भासवू लागला राजे लोकांच्या झुंडीच्या झुंडी सभागृहाबाहेर जाऊ लागले असताना त्यांच्या अंगाची परस्पराशी खेचाखेच होऊ लागले त्यामुळे त्यावरील अलंकार खाली गळून पडू लागले अशा रत्न रत्नपूर्ण झालेली ती सभा संध्याकाळी तांबूस किरण ज्यावर पडले आहेत अशा समुद्रात स्मरण करून देऊ लागले शिरोभूषणा गळून पडून भ्रमरांची दाणादाण झाल्यामुळे त्यांच्या गुंजारावाने सर्व सभा भरून गेली राजांच्या मुकुटावरील नाना प्रकारच्या रत्नप्रभेने त्या सभेला जणू आकाशातील इंद्रधनुष्याची शोभा आणून दिली तसेच सभागृहातील स्त्रिया उठू लागताच त्यांच्या हालचालीमुळे त्यांच्या हातातील सुंदर चौऱ्या हलू लागल्या त्यामुळे हत्तींचे मंडल क्षुब्ध होऊन त्यांच्या हालचालीमुळे एखाद्या वनातील लतांचे पाने आणि मंजिऱ्या हलू लागाव्यात त्याप्रमाणे त्या, त्या सभेची स्थिती झाल्याचे दिसून आले स्त्रियांच्या हातातील सुवर्ण कंकणाचे कांती त्यांच्या वस्त्रार पडून त्यांचे, त्यांचे आरक्त प्रभाव त्या सभेमध्ये फाकली होती त्यामुळे वाऱ्यान हलवलेल्या मंदार पुष्पांच्या वन ती सभा शोधू लागली कापराच्या कणाप्रमाणे दिसणाऱ्या हिमकणांच्या योगाने बनलखा पांढर्याशुभ्र मेघामुळे शरद ऋतूतील दिशांच्या कडा रमणी दिसतात त्याप्रमाणे निहार काश वगांच्या योगाने त्या सभास्थानातील सर्व भूभाग रमणीय दिसत मुकुटावरील रत्नांचे फाकले गेले असून त्यामुळे आकाशाच्या पोकळीमध्येही गुलाबी रंगाची छटा पसरले आणि त्यामुळे किंचित फुललेल्या नील कमलांच्या योगाने शोभणारी संध्याकाळची शोभा त्या शोभेला प्राप्त झाली असून त्या समयाप्रमाणे दिवसाच्या सर्व कृत्यांची आता समाप्ती होणार असे सुचवले जात होते रत्नांचे किरण हेच कोणी उदक स्त्रियांची मुखेद ही आरक्त कमले आणि त्यांच्या नुपुरांचा मंजूर ध्वनी हे सारस पक्षांचे उठू लागताच मोठी गडबड उडाली आणि भूतांच्या उत्पत्तीमुळे जी मध्ये गोंधळ गडबड उडून गेलेली आहे अशी ती एक शेकडो पर्वत असलेली नूतन सृष्टीच आहे की काय असे वाटू लागले अशा रीतीने सभास्थानातून निघालेले सर्व राजे दशरथाच्या मंदिरात जाऊन आणि त्याला वंदन करून जेव्हा बाहेर पडू लागले तेव्हा त्यांच्या अंगावरील अगणित रत्नांची प्रवाह चहोकडे फाकल्यामुळे राजांच्या रांगा ह्या जणू काही इंद्रधनुषासारख्या समुद्राच्या लाटा आहेत असा भास होऊ नंतर सुमंत्र आदी करून ब्रह्मरसज्ञ मंत्री वसिष्ठ मुनी आणि दशरथ राजा यांना नमस्कार करून जलक्रीड्याची महती ओळखणारे असल्यामुळे स्नान करण्यासाठी आपल्या घरी गेले वामदेव आणि विश्वामित्र प्रवृती ऋषी वसिष्ठांना पुढे करून राजाच्या अनोज्ञेची वाट पाहत उभे राहिले नंतर शत्रुमार्दन दशरथाने त्या मुनींची यथाविधी पूजा केली आणि त्यांची आज्ञा घेऊन आणि त्यांना निरोप देऊन आपल्या पुढील कार्याकरता राजमंदिरात गमन केले यावेळी दुसऱ्या दिशे परत येण्याच्या हेतूने वानप्रस्थ वनात गेले व्योमनिवासी आकाशात दिसेनाचे झाले नागरिक नगरामध्ये निघून गेले प्रभु विश्वामित्र मात्र राजा दशरथ आणि वसिष्ठ यांनी नम्रपणाने प्रार्थना केल्यामुळे वसिष्ठांच्या घरी गेले त्यांनी ती रात्र तिथेच घालवली सर्व श्रेष्ठ ब्राह्मण राजे मुनी आणि राम प्रभृती दशरथ पुत्र ज्यांच्या सेवेत आहेत असे वसिष्ठ मुनी सर्व मंडळींसह मोठ्या ऐश्वर्याने आपल्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळी वाटेमध्ये सर्व लोकांचे नमस्कार घेत घेत त्यानं जाताना पाहून देवघनाने वेढलेला ब्रुम्ह ब्रुम्ह असा सर्वांना पोहोचता मुलीने आपल्या बरोबर आलेल्या रामादी दशरथ पुरत जाण्याची जेव्हा अनुद्या दिली तेव्हा त्या सर्वांनी वसिष्ठांच्या पायावर आपले मस्तक नमवले आणि आपल्या मंदिराकडे प्रयाण केले त्याचप्रमाणे अंतरिक्ष पृथ्वी पाताळ लोक यामध्ये वास करणाऱ्या गुणीजनांना आपापल्या ठिकाणी जाण्याकरता यथाक्रम अनुज्ञा दिल्यावर वसिष्ठ मुनिने प्रवेश करून द्विजाना उचित अशा सर्व आधिकांच्या क्रिया महारामाणे उपशम प्रकरणे श्री वाल्मिकी म्हणाले चंद्राप्रमाणे रमाणे दिसणारे रामादी राजपुत्र वसिष्ठांच्या आश्रमातून निघाले ते आपल्या मंदिरात परत आले आणि त्याने आपली दिनचर्या आटोपली वसिष्ठ श्रीराम राजे मुनी ब्राह्मण याने आपल्या घरी आणि बाहेर गेल्यावर इतर ठिकाणी करायची पुढील प्रमाणे दिनकृत्य केली यात कमल कल्हार कुमुद उत्पल वगैरे पुष्पांच्या रांगांच्या रांगा पसरलेल्या आहेत आणि चक्रवा खंस सारस वगैरे पक्षीकण क्रीडा करत आहेत अशा जलाशयामध्ये त्यांनी स्नान केली गाई भूमी तीळ सोने शय्या आसने पात्रे वस्त्रे यांचे ब्राह्मणांना दान दिले सदानंतर सुवर्ण रत्न यांच्या योगे सुशोभित झालेल्या देवघरामध्ये त्यांनी विष्णू शंकर अग्नी सूर्य वगैरे उपास्य देवतांचे पूजन केले त्यानंतर पौत्र सुहृद भृत्य बंधू मित्र इत्यादिसह वर्तमान त्यांनी उचित असे भोजन केले एवढे होत आहे तोच संध्याकाळचा दिवस शिल्लक असताना शिल्लक राहिला आहे असे पाहून त्या काळाला उचित अशा पुराण श्रवण धर्मशास्त्रावलोकन वगैरे गोष्टी करत असताना सूर्यास्ताचा काल अगदी जवळ आला त्यावेळी त्यांनी संध्यावंदना जप केला स्तोत्र पाठ करून नंतर मन प्रसन्न करणाऱ्या गाथा गायल्या इतक्या गाठ घालून देऊन तिचा शोक हरण करणारी आणि चंद्राला समागम सुख प्राप्त करून देणारी तिची मैत्रीशा ती जणू क्षीरसमुद्रातून उदित झाल्यासारखी दिसू लागली तेव्हा सर्व राजपुत्र कापराचे चूर्ण पसरलेल्या आणि दीर्घ झालेल्या चंद्रबिंबाप्रमाणे रमणीय दिसणाऱ्या पुष्प जाऊन पहुडले ती रात्र रामाशिवाय अन्य राजपुत्रांना गाढ निद्रेचे सुख अनुभवत असताना केवळ मुहूर्त मात्र वाटली रामान मात्र त्या रात्री मुळीच झोपाली नाही त्याच्या मनात वसिष्ठांचे मधुर उदात्त भाषण सतत घुळत होते एखाद्या हत्तीचा छावा आपल्या माते चिंतन करण्यात जसा घडून जातो त्याप्रमाणे श्रीराम हा वसिष्ठ मुनीने केलेल्या उपदेशाचे मनन करण्यात घडून गेला त्यामुळे त्याला झोपेचेही विस्मरण झाले श्रीरामाच्या मनात त्यावेळी पुढील प्रमाणे विचार तरंग उत्पन्न झाले या संसारभ्रमणाचा अर्थ काय हे सर्व जन म्हणजे ही सर्व विचित्र भूते येतात तरी का आणि निघून तरी जातात का तसेच या मनाचे वास्तविक स्वरूप काय हे मन कशाप्रकारे शांत होईल ही माया मुळातच का उत्पन्न झाली ही कशाने निवृत्त होईल ही माया जरी एक वेळ निवृत्त होईल असे मानले तरी तेवढ्याने असा कोणता गुण किंवा दोष निर्माण होईल शिवाय आत्मा हा जर आकाशाहून व्यापक आहे तर त्याच्या ठिकाणी हे मनाचे संकुचित स्वरूप उत्पन्नच कसे झाले या मनाचा क्षय करण्यासंबंधाने भगवान वशिष्ठ वशिष्ठ महर्षीने काय बरे सांगितले इंद्रिय जय करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे कोणते फल प्राप्त होते याविषयी त्यांनी काय सांगितले तसेच जीव चित्त मन माया इत्यादी रुपांनी विस्तार पावलेला आत्माच हा असन्मय संसार निर्माण करतो अशा रीतीने मनोरूपी तंतुनी बद्ध झालेल्या त्या निरनिराळ्या स्वरूपांना क्षीण करून टाकले म्हणजे दुःखोपशांती होईल ही गोष्ट जरी खरी असली तरी हे, हे काम माझ्याकडून कसे होणार हंसहा निरक्षी क्षीरा रख, शिराचा विवेक करतेध वेगे का परंतु चित्तामध्ये दृढ झालेल्या विषयांच्या संस्काराने चित्ताकाशावर आवरण घातलेले असून हे विषय रूपी मेघ हजारो दुःखांच्या रूपाने पर्जन्यधारांचा सतत वर्षाव करत असतात अशा स्थितीत ही चित्तवृत्ती रुपी बगळी त्या मेघांच्या मागे धावत जाऊन त्यांच्या घेरट्या घालत असल्यामुळे त्या वासनारुपी मेघापासून तिला कशी परतवता येईल विषयोपभोगांचा सर्वस्वी त्याग करणे जवळजवळ अशक्य आहे कारण तसे करायचे म्हणजे जिवितांवर पाणी सोडावे लागणार परंतु अशा प्रकारे विषयांचा त्याग केल्याशिवाय आम्ही विपत्तीतून सुटणेही अशक्यता अशा स्थितीत हा दुहेरी पेच सोडून आम्ही केवढ्या मोठ्या संकटात पडला होत आता आत्मतत्वाचा साक्षात्कार व्हायचा तो मनाच्या योगेच व्हायचा असतो परंतु ते मन तर बाह्य विषयामध्येच रममान होऊन राहिले आहे त्याला विषयापासून परावृत्त करण्याचे काम एखाद्या पर्वताच्या कड्यावर चढून जाण्याहून दुष्करा अशा स्थितीत अज्ञ बालकाच्या मानगुटीस बसणाऱ्या बागुलबोआपासून त्याला आपली सुटका करून घेता येत नाही त्याप्रमाणेच आमच्या मनाची स्थिती झालेली आहे त्यामुळे त्या ते मन विषयांच्या पकडीतून मुक्त होऊन तत्व साक्षात्कार करून घ्यायला असमर्थ झाले कारण हे मन विषयापासून परावृत्त होणार नाही आणि मग त्याला आत्मदर्शन कसे होणार अर्थात हे एक दुसरे संकट उत्पन्न झाले माझी मती परम शांत आणि संसार भ्रम भ्रमशून होऊन एखादी पतिव्रता तरुणी आपल्या प्रेमळ पतीची प्राप्ती झाल्यावर त्यात घडून जाते त्याप्रमाणे ब्रह्माकार बनवून जाऊन माझ्या मतीला इतर सर्व गोष्टींचे विस्मरण केव्हा पडेल माझ्या मनातील कामक्रोधादी विकारांचे ठाणे उडून ते मन अत्यंत पवित्र केव्हा होईल आणि पाहित होऊन माझ्या आत्म्यामध्ये मन विश्रांती कधी घेईल षोडश कलाने परिपूर्ण असलेल्या चंद्रापेक्षाही शीतल अशा परमपदाच्या ठाई सुदृढ होऊन जीवनमुक्तीचे सुख अनुभवत असताना मी आपल्या सत्तेने सर्व जगाला भ्रमण करायला केव्हा लावेन पाण्यावरचे क्षुद्र तरंग जसे आपापले भिन्न स्वरूप टाकून देऊन पाण्यात लीन होतात स्वरूप जुगारून देऊन माझे मन आत्मस्वरूप निरतिशय शांतीचा आस्वाद केव्हा बरे घेऊ लागेल तृष्णारुपी भयंकर लाटा आणि आशारूपी भीषण मगरी यांनी युक्त असलेला संसारसागर तरुण जाऊन मी तापातून मुक्त केव्हा होईल आत्मज्ञान संपन्न होऊन प्राप्त होणाऱ्या आणि उपशमाने शुद्ध झालेल्या मार्गात मी विना शोक समदर्शन होऊन केव्हा स्थिर होईल हा संसार ज्वर जो सर्वांगाची लाही करून सोडणारा आणि सर्व धातूंचे भस्म करून टाकणारा आहे असा हा फार, फार दिवसांचा तापदायक ज्वर केव्हा नष्ट होणार निर्वाचस्थाने असलेल्या ही प्रमाणे हे चित्र आणि उल्लंघन करून त्याप्रमाणे विषय संस्कार रूपी संचित ज्ञानाग्नी मध्ये जाळून टाकून माझी इंद्रिये दुःख सागरातून केव्हा बरे तरून जातील पशु पुत्र अन्नपान वगैरे गोष्टी न मिळाल्यामुळे किंवा त्यांच्या वियोगाच्या दुःखामुळे तळमळत असणारा जो मी मूढ, त्या माझ्या देहाविषयीचा आत्मबुद्धी भ्रम वर्षा कालातील कृष्णमय शरद ऋतूच्या आरंभी निर्मन आकाशातून नष्ट होतात त्याप्रमाणे प्रबोधनाच्या विमलतेमुळे केव्हा लय पावेल ज्या परमात्मपदाबद्दल दृढ इच्छा उत्पन्न होताच कल्पवृक्षाने भरलेला स्वर्ग सुद्धा कसपटा समान वाटू लागतो त्या आत्मपदाची प्राप्ती केव्हा एकदा होईल असे मला झाले हे मना विरक्त पुरुषांनी सांगितलेल्या निर्मल ज्ञानदृष्टीचा लाभ तुला होईल का? केव्हा तरी होईल काजगराचे भक्ष बनल्यामुळे अहो तात हे माते अरे वत्सा अशा रीतीने आक्रोश करून अश्रू ढरण्याचा प्रसंग माझ्यावर न यावा हीच माझी इच्छा हे बुधे, आहे हे बुद्धे तू माझी भगिनी असून मी तुझा बंधू आहे अशा स्थितीत आपण उभय दुःख नाही कन्यायस तेव्हा मी तुझ्या पाया पडून तुझी सविनय प्रार्थना करतो कि तू संसाराचा उच्छेद करून आत्मकल्याण साध्य करून घेण्यासाठी भव्य अशा आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर हो आणि वसिष्ठ मननी वैराग्य मोमोक्ष व्यवहार उत्पत्ती आणि स्थिती अशा त्या चार प्रकरणा दृष्टांता योगाने सुबोध केलेल्या विज्ञानाचे आता या ठिकाणी कदाचित असा प्रश्न उपस्थित होईल की प्रथम मनाची प्रार्थना केल्यावर अखेर त्या वैराग्यातील चारही प्रकरणातील अर्थाचे अनुसंधान करण्याविषयी तुझीच प्रार्थना का केली जाते परंतु याचे कारण अगदी स्पष्ट आहे ते असे कि मनाने एखाद्या गोष्टीचे कितीही मनन केले तरी बुद्धी ही अध्यवसामिका असल्यामुळे म्हणजे मनाने केलेल्या विचारांचे निश्चयामध्ये पर्यवसन करण्याचे सामर्थ्य बुद्धी असल्यामुळे मनाला बुद्धीच्या सहाय्याची अत्यंत तीव्र अपेक्षा आहे तसे नसेल तर मनाने केलेला विचार शरद ऋतूतील मेघाप्रमाणे स्थिर होणे सर्व कोणत्याही बाबतीत विचारवंतांना अशा दृष्टीने हे सद्बुद्धे मी तुझी प्रार्थना करतो आहे हे अगदी योग्य आहे यावर मतभेद कोण प्रकट करीत इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग दोन श्री वाल्मिकीपुढे म्हणाले ज्याप्रमाणे सूर्योदयाची मार्ग प्रतिष्ठा करणाऱ्या कमलाची रात्र चिंतामध्ये निघून जाते त्याप्रमाणे पूर्वोक्त रितीने चिंतन करीत असलेल्या रामाची ही ती निघून गेली प्रभात होताच अंधकार आणि अरुणप्रकाश यांच्या संमिश्रणाने पश्चिम दिशा किंचित पिंगट वर्णाची दिसू लागली आणि पूर्व दिशेकडे आरक्त वर्णाचे तश लागले सर्व दिशातील तारका विरक्त दिसू लागून आकाशरूपी अंगण कोणी झाडून काढले की काय असे वाटू लागले पुढे जेव्हा प्रभात काळी मंगलवाद्यांचा घुष ओलागला तेव्हा चंद्राप्रमाणे रमणीय कार्तिने प्रसन्न त्याने प्रातस्नान संध्यावंदन आणि इत्यादी उचित असे सर्व विधी उरकले नंतर लक्ष्मणाने आपले बंधू आणि अगदी जवळचे सर्व आपतजन यांच्यासह वसिष्ठ मुनींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात आत्मपरायण वसिष्ठ मुनी आपल्या नित्य नियमाप्रमाणे एकांतात समाधी स्थितीत बसले होते त्यांना रामाने अत्यंत नम्रतापूर्वक धुरूनच वंदन केले त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व राजपुत्रांनीही वसिष्ठमुनींना वंदन केल्यावर ते सर्व विनयशील राजपुत्र बाहेरच्या अंगणात जाऊन थांबले एवढ्यात सूर्योदयाची वेळ होऊन दिशा स्वच्छ दिसू लागल्या तेव्हा ब्रह्मलोकात सर्व देव जमा व्हावेत त्याप्रमाणे अनेक राजे राजपुत्र ऋषी ब्राह्मण वगैरे वशिष्ठांच्या आश्रमाबाहेर येऊन अबोलपणे उभे राहिले त्यावेळी वशिष्ठांच्या आश्रमात राजे राजवाड्यांची आणि आश्रमाबाहेरच्या प्रांगणात हाती घोडे रथ यांची एकच गर्दी झाल्यामुळे तो आश्रम एखाद्या राजप्रसादाप्रमाणे शोधू लागला यानंतर काही क्षणातच भगवान वशिष्ठ म्हणे समाधी विसर्जन करून उठले मग त्यांनी विनयाने नम्र झालेल्या सर्व उपस्थितांचे विनयादी आचार आणि प्रिवचनादी उपचार यांच्या योगाने स्वागत केले एवढे झाल्यावर ब्रह्मदेव कमलावर आरोहण करतो त्याप्रमाणे विश्वामित्र सह वर्तमान आणि इतर मुनी मुनिंनाही बरोबर घेऊन वशिष्ठ मुनिंनी रथामध्ये आरोहण केले मग सर्व देवांसह ब्रह्मदेव जसा इंद्राच्या नगरीकडे जातो त्या, तसे ते मुनिश्रेष्ठ मोठ्या समुदायासह दशरथ राजाच्या जा मंदिरात जाऊन पोहोचले ज्याप्रमाणे हंसगणाने परिवेष्टीत असा राजहंस कमलिनीमध्ये मोठ्या थाटात था था था प्रवेश करतो त्याप्रमाणे सर्व सभासद उठून उभे राहून अत्यंत नम्रपणे वंदन करीत आहेत अशा स्थितीत भगवान वसिष्ठाने मुनिजनांच्या परिवारासह हो। दशरथाच्या राजसभेत प्रवेश केला महाराज दशरथही आपल्या सिंहासनावरून उतरून महर्षी वसिष्ठांचे स्वागत करण्यासाठी तीन पावले पुढे चालत गेला नंतर दशरथादी सर्व राजे वशिष्ठादी सर्व मुनी ऋषी ब्राह्मणवर्ग सुमंत्रादी मंत्री सौम्यादी पंडितजन रामादी राजपुत्र शुभादी मंत्रीपुत्र अमात्यादी अष्टप्रधान सुहोत्रादी श्रेष्ठ नागरिक मालवादी देशातील लोकसेवक पौरजन आणि इत्यादी सर्वजण क्रमाक्रमाने आपापल्या नियोजित आणि उचित स्थानी जाऊन बसले आता सभागृहातील सर्वांची दृष्टी वसिष्ठांच्या मुखाकडे लागली होती इतक्यात सभेतील कुजबुज बंद झाली आणि सभेत सर्वत्र शांतता पसरली त्या सभागृहातील दारावरून पुष्पांच्या माळा लटकत होत्या आणि त्यावरून वाहणारा वायू इतका सुगंधित होता की भ्रमर आणि कमलांचा त्याग करून या सुगंधित वायूच्या रोखाने सभागृहाकडेच धाव घेतली त्या सभागृहाच्या भोवताली असलेल्या माळ्यांवरील खिडक्या मधून मृदु पुष्प्रियांची परंतु खिडक्यांच्या जाळ्यातून त्यामुळे त्यांना आपल्या डोळ्यांच्या पापण्या नाई लाजाने हलवाव्या लागत होत्या त्या स्त्रियांच्या मुखावर रत्नांचे प्रभाव पडून ती विशेषच खुलून दिसत होती सभेची शोभा पाहण्यात चित्त वृत्ती घडून गेल्यामुळे चौऱ्या धारण करणाऱ्या तरुणींच्या प्रतिबिंबी पडत असल्यामुळे सर्वत्र फुलेच फुले पसरली की काय असा भास होत होता या अपूर्व दृश्यामुळे भ्रमरांची मात्र चांगलीच फजिती होऊ लागली कारण मुक्ताफळांच्या प्रतिबिंबांना ती भ्रमर हाती न लागल्यामुळे हिरमोसले होऊन ते मेघाप्रमाणे आकाशात उगाच घेरट्या घालत फिरू लागले त्या सभेमध्ये जमलेल्या सज्जनांच्या समुदायामध्ये कित्येक आर्य जन आपल्याला वशिष्ठ होण्याची वाणी पूर्व पुण्याच ऐकायला मिळाली याबद्दल अंतःकरणात धन्यता मानत होते ती धन्यता वसिष्ठांच्या उपदेशाचा लोकोत्तरपणा आणि त्यापासून उत्पन्न होणारे आश्चर्य साधूजन एकमेकांच्या कानाशी अतिवृष्टी का निर्निळ्या दिशा पुरे अंतरिक्ष अरणे यामधून सिद्ध विद्याधर मुनी विप्र वगैरे अधिकारी जनांचे संघच्या संघ सभास्थानी उपस्थित होऊ लागले मुखाने एक शब्दही न उच्चारता त्या सर्वांनी वशिष्ठ मुंना वंदन केले आणि आपल्या स्वागतप्रसंगी कोणाशी भाषण करणे आवश्यक असेल तेही अगदी हलक्या स्वरात कोणाला त्रास न होईल अशा बीता नंतर ते सर्व आपापल्या आसनावर जाऊन बसले तो प्रभात असल्यामुळे त्यावेळी रक्तकमळी विकसित झाली होती आणि रात्रीच्या वेळी त्यामध्ये अडकून पडलेले भ्रमरांचे समुदाय बाहेर पडू लागल्यामुळे तसेच सुवर्ण ना म्हटल्या जाणाऱ्या गीतांच्या ध्वनीलाही मागे सार त्या सभास्थानात जिकडे तिकडे निरनिळ्या रंगाच्या फुलांच्या माळा लटकत होत्या आणि त्याला त्यांच्या सुगंधात अगरू तगर चंदन यांच्या धुराची भर पडून तो सुगंध आकाशात जात असता त्या सभेतील कमलाच्या सुगंधाने ओळखले जात होते इथे श्री वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग तीन सर्ग चार श्री वाल्मिकी म्हणाले त्या सभेमध्ये या प्रकारे शांतता आणि रमणीय सर्वत्र पसरली असतानाच आपल्या मेघाप्रमाणे गंभीर आणि श्रद्धायुक्त वाणीने राजा दशरथ मुनिवार वसिष्ठांना उद्देशून बोलू लागला राजा दशरथ होणाला भगवन कालच्या आपल्या उपदेशभर भाषणाने अतिव श्रम झाले असतील पण ते श्रम रात्री घेतलेल्या विश्रांतीमुळे अंशतः तरी कमी झाले आहेत असे मानायचे ना काल केलेल्या मधुर भाषणाने आणि आनंददायक अशा प्रतिपादन विषेध करण्याच्या शैलीने अमृताचा वर्षावभावा त्याप्रमाणे होऊन आमचे कान अगदीच रुप्त झाले आहेत आणि आमची अंतकरण्या अपूर्व समाधान पावली खरोखर महात्म्याची वाणी ही चंद्रकिरणाप्रमाणे निर्मल शीतल आणि अमृतयुक्त असते ती वाणी मोहांधक् नष्ट करून चित्ताला अतिशय सुख देते मनुष्यापासून तो तद्वत हिरण्यगर्भाच्या स्थितीपर्यंत सर्वांना मिळणाऱ्या सुखापेक्षाही जास्त सुख अर्थात ब्रह्मानंदाचे दिव्य सुख त्या महात्म्यांच्या वाणीपासून मिळते त्यामुळे साहजिकच अनर्थकारक मोहाची निवृत्ती होते अहो सत्पुरुषांची रसाळवाणी म्हणजे आत्मरत्नाचे दर्शन करून देणाऱ्या स्नेह हे होत युक्त ज्याच्यापासून युक्तिरूपी लता उत्पन्न होतात असा सुजनरूपी वृक्ष खरोखरच वंदनीय आहे ज्याप्रमाणे चंद्राचे किरण अंधकाराचा नाश करतात त्याप्रमाणे सज्जनांच्या सदु, सदुक्ती या सर्व शारीरिक आणि मानसिक दोषांचे परिमार्जन करतात ज्याप्रमाणे वर्षा कालातील कृष्णमेघ शरद ऋतूच्या आगमना बरोबर क्षीण होतात त्याप्रमाणे हे मुनिवर्य आमच्या मनातील तृष्णा लोभादी संसार बंधने आपल्या उपदेशाने क्षीण होऊ लागले सिद्ध रसाचे अंजन डोळ्यात घातल्यावर एखाद्या जन्मांधाला सुद्धा ज्याप्रमाणे दृष्टी येते त्या आणि त्याला भूमिगत धनही दिसू लागते त्याप्रमाणे आपल्या दिव्य वाणीच्या सामर्थ्याने आमच्या डोळ्यात रसाचे अंजन पडले असून आमची प्रत्येक दृष्टी निष्पाप आणि निष्कलंक अशा आत्म्याचे दर्शन करून घेण्यास समर्थ झालीय आपली उक्ती हा जणू शरद ऋतू असून त्यामुळे आमच्या हृदयाकाशातील धुके हळूहळू क्षीण होऊ लागले हे मुनिश्रेष्ठा इंद्राच्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या मंजरी किंवा अमृतसागराच्या लाटा जो आल्हाद देऊ शकत नाही तो अप्रतिम आल्हाद महात्माच्या वाणीने मिळू शकतो राघवा जो दिवस ब्रह्मवेद्यांच्या पूजनात जातो तोच तेवढा प्रकाशयुक्त होय बाकीचे दिवस अंध, अंधार युक्त असेच या जगात समजले पाहिजे यास्तव राजीवलोचना रामा प्रसाद करण्याविषयी उत्सुक असलेल्या या वसिष्ठ मुनीना तू आता शाश्वत कल्याण करणाऱ्या प्रकृत विषयासंबंधाने प्रश्न कर याप्रमाणे राजा दशरथाने भाषण केले आणि श्रीरामाला प्रश्न विचारण्याची अनुद्या दिली त्यावर रामचंद्रांच्या सम्मुख असलेले उदारसे वसिष्ठ मुनी बोलू लागले श्री वशिष्ठ म्हणाले स्वतःच्या खुलाची कीर्ती वृद्धिंगत करणाऱ्या महाबुद्धिवान राघवा मी पूर्वी केलेला उद्देश तुझे ध्यानात आहे ना माझ्या भाषणातील वाक्यार्थ आणि पूर्वापार संबंध यांच्या बाबतीत तू नीट विचार केला ना हे शत्रुमर्दना रामा सत्वादी गुणभेदामुळे या विश्वातील विचित्र जीवजातींची उत्पत्ती कशी होते यासंबंधी मी केलेले विवेचन तुझ्या स्मरणात असेलच परमात्म्याचे सर्व नटाप्रमाणे मायेमुळे जगद्वेषाने स्थित असलेले असर्व किंवा निष्प्रपंच सत् सत असत सूक्ष्म, असद्रूप आणि सत्सद्रूप वगैरे अंगाने युक्त असलेले रूप दृश्यापासून भिन्नपणाने तू जाणले असशील आणि त्याचे तुला स्मरणही होत असे सर्वशक्तिमान शक्तिमान ईश्वरापासून हे विश्व कसे उदित झाले आहे हे तुझ्या स्मरणातून गेले नसेलच कारण तू सद्बुद्धी संपन्न असल्यामुळे साधूंची वाणी श्रवण करण्याची योग्य तुझ्याच ठिकाणीच्या दृष्टीने भंगूर असलेले अविद्येते स्वरूप संख्येने अनंत पण देशकालाधिकाने अंतवंत कसे आहे हे तुला आठवत असेलच चित्त हाच पुरुष आहे त्या वाचून त्याचे निराळे रूप नाही असं मी योगाने प्रतिपादन केलेले तू विसरला नसील अशी माझी खात्री सारख्या संपूर्ण भाषणाचा तो कालच्या रात्री चांगला विचार करून ठेवला असेलच कारण तत्वोपदेश ता श्रवण केल्यानंतर त्याचे वारंवार मनन होईल तरच तो फलद्रूप होतो तोच उपदेश अनादराने श्रवण करणाऱ्या किंवा त्यावर मनन न करणाऱ्या मोठाच्या पदरात ऐकण्याच्या श्रमाशिवाय दुसरे काही पडत नाही परंतु राघवा तुझी स्थिती अशापैकी नाही तुझे ना हृदय विवेक संपन्न असल्यामुळे ज्याप्रमाणे मोकळार मोत्यांचा हार ग्रहण करायला योग्य असतो त्याप्रमाणे तो तात्विक चित्त शुद्धिकारक उपदेश ग्रहण करायला सर्व योग्य आहे श्री वाल्मिकिने म्हटले त्या महा तेजस्वी ब्रह्मपुत्र वशिष्ठ मुनीने अशा रीतीने अनेक प्रकारे उत्तेजन देऊन रामाला भाषण व प्रश्न करायला भरपूर अवसर दिला तेव्हा रामचंद्र बोलू लागला राम म्हणाला भगवन सर्व गोष्टी आपण जाणतात आहोत आपल्या परम उदार वचनांचा अर्थ मी जाणला आहे ही गोष्ट खरी आहे पण तो प्रभाव आपला असून त्यात माझी प्रशंसा असे काहीच नाही कारण आपली कृपादृष्टी नसती तर आपल्या उपदेशांचे आकलन करण्याचे सामर्थ्य माझ्या ठाई कदापिही आले नसते मननाशिवाय केलेले श्रवण व्यर्थ आहे असे आपणच आता सांगितले ते अक्षरशः खरे आहे गेल्या रात्री माझी स्थिती तशीच झाली होती कारण आपल्या तत्वोपदेशाच्या चिंतनात घडून गेल्यामुळे मला निद्रा अजिबात सोडून गेली हे प्रभो ज्याप्रमाणे पृथ्वीवरील अंधकार नाही सहावा यासाठी भगवान सूर्यनारायण प्रकाशाचे आल्हाददायी किरण पृथ्वी तलावर पसरतो त्याप्रमाणे संसाररूपी अंधकार नष्ट करण्यास समर्थ असलेली आणि मनाला आनंद देणारी जी वचने काल आपल्या मुखातून बाहेर पडली ती सर्व मी माझ्या संपुष्टात साठवून ठेवली इतकेच नाही तर एखादा मनुष्य रम्य पवित्र आणि पुण्यकारक रत्ने जितक्या दक्षतेने जपून ठेवतो तितक्या दक्षतेने आपल्या वचनरूपी बहुमूल रत्नांचा मी आपल्या हृदयात संग्रह करून ठेवलाय अर्थात मी यात विशेष काही केले नाही असे मला विशेष काय केले आहे असे मला वाटत नाही आपली वचने मधुरा हितकर पावन आणि परमपुरुषाचे साधन हस्तगत करून देणारी असल्यामुळे ती कोणते सिद्ध पुरुष आपल्या मस्तकावर धारण करणार नाही अशा स्थितीत मी आपले अनुशासन शिरसाहंदे मानले तर त्यात माझे कौतुक करण्यासारखे वास्तविक काय आहे वर्षाकार संपूर्ण शरद का लागताच हवेतील धुके नाहीसे होत जाऊन दिवस स्वच्छ होत जावेत त्याप्रमाणे आपल्या कृपा आमच्या हृदयातील संसाराचे दाट झुके नष्ट होत जाऊन आमचे हृदयाकाश स्वच्छ आणि रमणीय झाले हे सर्व आपल्या कृपेचे फळ आहे आपला पवित्र उपदेश श्रवण करताना मधुर, मनन दमादी, सुख, रुधी, फल, आपले सुभाषित रुपी कर्पवृक्षाचे फुल दिवसेंदिवस विकास पावणारे स्वच्छ शुभ्र सदा प्रफुल्लित तसेच पाप पुण्य आणि त्यांची फळे यांना आनंद आनंदेकर समय करणारे असून ते आम्हाला नित्य उत्कृष्ट फल प्राप्त करून देऊ हीच आमची अंतःकरणापासूनची प्रार्थना आहे भगवन, आपण सर्व शास्त्रांच्या विचारांचे नि, निपुणक म्हणून सकल शास्त्र विचारच आहात किंबहुना आपण सर्व शास्त्ररूपी पक्षांच्या संचाराने सर्वत्र पसरलेल्या पुण्यरूपी जलाचे निधी आहात तसेच आपल्या अगाध आणि पापनाशक जलाचा दुसऱ्यांना उपयोग करून देण्याच्या बाबतीतले आपले औदार्य सर्वश्रुतच आहे यासाठी आपल्या वाणीचा पवित्र ओघ आमच्यावर सतत सोडून आपण आम्हाला कृतार्थ करावे अशी माझी आपल्याला हा जोडून प्रार्थना इति श्री वाशिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग चार सर्ग पाच श्री वशिष्ठ म्हणाले बा रामा उत्तम सिद्धांताच्या योगाने रमणीयत्व पावलेले उपशम प्रकरण आता सावधान चित्ताने श्रवण कर रा अरे ज्याप्रमाणे एखादा मंडप चांगल्या बळकट खांबांच्यामुळे उभा केला जातो त्याप्रमाणे ही दीर्घ संसार माया नेहमी राजस तामसजीवाकडून धारण केली जाते परंतु तुझ्यासारखे राजेश सात्विक, सात्विक जीव जीर्ण झालेली कायचा त्याग करतात त्याग कोणत्या उपायाने करतात ते सांगतो शुद्ध सात्विक अथवा राजस्व सात्विक जीव जगाच्या मूळ परंपरेचा चांगला विचार करतात शास्त्रावलोकन सत्संगती तसेच यज्ञ दान तपास इत्यादी पुण्यकर्माच्या योगाने ज्यांची चित्तश्रुती झाली आहे अशा पुरुषांची बुद्धी एखाद्या द्वीपाप्रमाणे त्यांना तत्वदर्शन करून देण्यास समर्थ करते तत्वज्ञान करून घेण्याचे हे कार्य ज्यांचे त्यांनीच आपल्या शुद्ध बुद्धीच्या सहाय्याने करून घ्यायचे असते आणि अशा रीतीने जोपर्यंत नेयवस्तूचे ज्ञान झाले नाही तोपर्यंत तिच्या प्राप्तीची गोष्टच बोलायला नको परंतु हे रघुनंदना तुझी गोष्ट अशातली नाही कारुद्धिमान प्रमाण कुशल धैर्यशाली आणि कुली नसून स्वभावतच राजसात्विक जीवामध्ये या, या संसाराच्या पूर्व इतिहासामध्ये सत्य काय आहे याचा बुद्धीने व्यवस्थित निवाडा करून नंतर सत्यपरायण हो ज्याचे आधी आणि अंत सत्य नाहीत ते मधल्या तरी सत्य कसे असणार कारण जे आदिअंतिक सत्य असते तेव्हा तेच वास्तविक सत्य हो त्या तो सत्य असणे शक्य नाही अशी ही वस्तुस्थिती असता आधी अंत्य असंमय असलेल्या वस्तूवर सत्यत्वाचा आरोप करून जो तिच्यावर मनाने आशक्त होतो अशा मूळ पशूवर विवेकाचा परिणाम होणार कसा का प्रपंच काय किंवा परमार्थ काय सर्व काही मनाचा खेळ आहे तात्विक दृष्टीने पाहिलं तरी या जगात मनच उत्पन्न होते तेच वृद्धिंगत होते आणि तेच मुक्तही होते असे दिसून येते श्रीराम त्यावर होणारा ब्रम्ह या त्रिभुवनास मन संसारी है जरा मरणाला परन्तु आता तरुन जो उपाय निश्चयपूर्वक संगा कारण आप अज्ञानतिमेर नष्ट करना प्रत्यक्ष ज्ञान सूर्य आहत श्रीवसे राघवा प्रथम शास्त्रावलोकन वैराग्य सत्संगति योगा ने चित्तुद्धि करोग्यता संपादन करावे अशा क्रमाने अभिमान रहित होऊन तीव्र युक्त झाले म्हणजे विज्ञानाने संपन्न हो प्रबोध प्रबोधशक्तीने युक्त असलेल्या सद्गुरूला विधीपूर्वक शरण जावे नंतर गुरुपदिष्ठ मार्गाने सगुण ईश्वराची ध्यान अर्चनादी मार्गाने उपासना करावी म्हणजे क्रमाक्रमाने परमपावन अशा पदाची प्राप्ती होते सद्गुरुने निर्दिष्ट केलेल्या मार्गाने मनुष्य जाऊ लागला म्हणजे सर्व आकाश चंद्राच्या शीतल किरणाने पूर्ण दिसावे त्याप्रमाणे आत्म्याचा उज्ज्वल प्रकाश सर्वत्र दिसू लागतो जोपर्यंत बुद्धिरूपी नौकेचा आश्रय करून जीव विचार रूपी स्थिरावर येऊन विश्रांती घेऊ लागला नाही तो तोपर्यंत संसाररूपी महासागरामध्ये एखाद्या गवताच्या काळीप्रमाणे हे वाहत जात असतो या जीवाला विचाराने एकदा नेयवस्तूच परिज्ञान झाले म्हणजे सपाट प्रदेशावर वाहू लागलेला नदीचा प्रवाह प्रसन्न होऊन त्यातील वाळूचे कण खाली ताळाशी फेकले जातात त्याप्रमाणे अशा जीवाची बुद्धी याची आवडत मानसदुःखाना तुच्छ करून टाकते ज्याप्रमाणे भस्मामध्ये अदृश्य असलेल्या सुवर्णाचे ज्ञान नसलेल्या मनुष्याना सुवर्ण नाहीसे झाल्याबद्दल हळद वाटले तरी सुवर्णाची परीक्षा असलेल्या सोनाराला हे सुवर्ण आणि हे भस्म अशा तऱ्हेचे ज्ञान असल्यामुळे सुवर्ण गमावले असा मोह हो त्याच्या ठाई उत्पन्न होणे शक्य नाही त्याचप्रमाणे अज्ञानामुळे परिच्छिन्न असलेल्या जीवाला आत्मज्ञानामुळे कालदीप परिच्छेद शून्य आणि अक्षय असा आत्मा आपण हो, आहोत असा अनुभव आला म्हणजे मग मोहाला अवकाश कोठून राहील ज्याला तत्व साक्षात झालेला नाही असा पुरुष मो, मोह पावला तरी पाव परंतु ज्याला आत्म्याचे निसंशय ज्ञान झाले त्याला मोह उत्पन्न होण्याची शक्यताच नाही हे सभाजन तुम्हाला आत्म्याचे यथार्थ ज्ञान झालेले नाही आणि हेच तुमच्या दुःखाचे बीज आहे परंतु त्या आत्म्याचा तुम्हाला अपरोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे तुम्हाला अक्षय सुख आणि शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आत्म्याचे वास्तविक स्वरूप लुप्तप्राय होऊन तो ह्या देहाशी जणू मिसळून गेला यासाठी पंचकोष विवरणाच्या योगाने त्याला देहापासून भिन्नत्वाने ओळखून त्या आत्म्यामध्ये स्थिर व्हा आणि असे करण्याला विलंब लावू नका देहापासून आत्मा निराळ आहे हे ज्ञान करून घेणे फारसे कठीण आहे असे नाही कारण सोने चिखलात पडले आणि त्याने लडबडून गेले तरी त्याला चिखलाचा मुळीस संपर्क होत नाही तत्वत अत्यंत निर्मल अशा आत्म्याचा या देहाशी येतही संबंध नाही आता ब्रम्ह आणि जीव यांच्यामध्ये जो भिन्नपणा दिसतो तो कमलाला आधारभूत असलेले जल आणि कमलपत्रावर त्या जलाचा असलेला बिंदू याप्रमाणे अर्थात ब्रह्म जीव यामध्ये असलेली भिन्नता केवळ औपाधिक आहे स्वाभाविक नव्हे आता इथे असा प्रश्न उपस्थित होतो की कमलाभूत असलेले जल वायूच्या योगाने परिच्छन होऊन बेंदू रुपवते परंतु पूर्णात्मा संकुचित कसा बनतो आणि तो देही म्हणजे देहाचा अभिमान कसा धारण करतो या प्रश्नाचे उत्तर असे की हे खट्याळ मनच असे होण्याचे कारण असून त्याचा प्रथम नायनाट केला हा सिद्धांत मील हाथ वर करवाने सकते परिच लक्ष नहीं मन आत्मविचार बाजूला का योगा विषया मध्य आसक्त हो तो चंद्र अग्नि कि बारा ही सूर्य योगाने संसार अंधकार लव मात्र ही कमी होना नहीं पण तेच मन एकदा प्रबुद्ध झाले आणि आपल्या मिथ्या स्वरूपाला ओळखू लागले म्हणजे सूर्योदयाबरोबर रात्रीचा अंधकार अस्तंगत होतो त्याप्रमाणे हृदयातील अज्ञानाचा नायनाट होतो यासाठी म्हणून योगशयेवर आरूढ झालेल्या अर्थात देहाशी तादात्म्य अनुभवणाऱ्या मनाला भवबंधाचा निराश करण्याकरता आणि आत्मज्ञान प्राप्त करून देण्याकरता नेहमी बोज करावा कारण संसार हा अत्यंत दुःखप्रद आहे ज्याप्रमाणे आकाशात धूळ उडाली म्हणून ते मलिन होत नाही किंवा कमलपत्रावर उदक पडले तरी ते त्याला चिकटत नाही तसेच आत्म्यावर कितीही देह येऊन गेले तरी तो त्यांच्या योगाने लिप्त होत नाही सुवर्णाचा चिखलाशी बाह्यचा संयोग झालेला दिसला तरी ते आतमध्ये केव्हाही मलिन होत नाही निराळेच राहते त्याप्रमाणे जड देहांच्या योगाने आत्म्याच्या स्वरूपात वस्तुत काही स्वीकार होत नाही आकाशात दृष्टीदोषामुळे क्वचित निरनिराळे बिंदू दिसतात किंवा क्वचित ते मलिन दिसते तसे मुला आत्म्यामध्ये सुखदुःखाचे अनुभव मिछाच येत असतात वस्तुतः सुख आणि दुःख यांचा अनुभव जड देहाला शक्य नाही त्याचप्रमाणे सर्वांच्या आधीत असलेल्या आत्म्यालाही असणे शक्य नाही अर्थात सुख आणि दुःख हा केवळ अज्ञानामुळे निर्माण होणारा भास आहे आणि एकदा ते अज्ञान नष्ट झाले म्हणजे सुख दुःखांच्या भ्रमाचा निराश आपोआपच होते तत्वदृष्ट्या विचार केला असता हे राघवा या जगात कोणीच सुख भोगत नाही व कोणी दुःखही भोगत नाही यासाठी सर्वत्र आत्ममय शांत आणि अनंत स्वरूपच आहे असे जाणून राहा आता ह्या जगात अनंत सृष्टी दृष्टीला पडतात त्या जलातील तरंग किंवा भ्रमामुळे आकाशात दिसणारी पिसे त्यांच्याप्रमाणे आत्म्यामध्ये विवर्त रूपाने भासतात हे लक्षात ठेव ज्याप्रमाणे एखादे रत्न काहीही प्रयत्न न करता स्वाभाविकपणेच आपले ते सर्वत्र पसरते त्याप्रमाणे हा आत्मा सर्व सृष्टीचा आकारण विस्तार करतो म्हणजे त्या संबंधाने त्याला काही क्रिया करावी लागत नाही आत्मा आणि जग ही एकरूप नाहीत द्वैतरूप नाहीत किंवा अनेक रूपही नाहीत कारण जग हे असदरूप असल्यामुळे त्याचा सस्वरूपाशी अभेद आहे किंवा भेद आहे हे सांगताच येत नाही स्थिती काळी अनुभवस जग केवळ आभास मात्र आहे परंतु परमार्थदृष्ट्या अज्ञान किंवा तज्जन्य भ्रांती यांना स्वतंत्र रीतीने अस्तित्व नसल्यामुळे सर्व ब्रह्मच आहे हा सर्व आत्म्याचाच विस्तार आहे असे म्हणणे उघानेच प्राप्त होते राघवन मी निराला जग निरा सो दे ज्यादा प्रमाण समुद्रा पिन्न भिन्न राशि कल्पना संभव नहीं प्रमाण देश काल वस्तु त्रिविध परिच्छेदा शून्य ब्रह्मा मधे अनेकत् कल्पना संभवत नहीं जी अग्नि हिमकड़ा कल्पना संभवत नहीं सर्वव्यापी परमत्मा वस्तु त्याहून निराळी वस्तू असणेच शक्य नाही अशा पद्धतीने आणि या दृष्टीने विचार करून तू सदोरीत शुद्धांत करणाने विद्रुप आत्म्याची भावना करत जा म्हणजे माया कौटिल्य रहित आणि मालिन्य रहित अशा आत्मस्वरूपामध्ये तुला निरंतर विश्रांती मिळवू लागेल अशा तऱ्हेने अभ्यास करू लागलास म्हणजे तू जीवनमुक्त पदावर आरूढ होशील त्या स्थितीत शोक नाही मोह नाही जन्म नाही जन्म घेणाराही नाही तर सद्वस्तू आहे तशीच कायम तेव्हा असा अनुभव करून घेऊन हे रागवा तू राग रित आयास शुद्ध निष्पाप ग्रहण त्याग बुद्धी रहित जे विश्रांतीपद ते प्राप्त करून घेतलेला सर्व प्राप्त प्राप्तव्य संपन्न सागराप्रमाणे पूर्ण आणि शांत विकल्प जालापासून मुक्त झालेला मायाजन मायाजनरहित आत्मतृप्त अनंत आणि अपार अशा शरीराने युक्त आत्मवित्यामध्ये अग्रेसर मेरु आचार करणारा त्याग ग्रहण कल्पना शून्य सागराप्रमाणे गंभीर आणि पूर्णेंदू प्रमाणे स्वतःच्याच ठिकाणी आल्हाद पावणारा असा होपंच रचना असदृप असल्यामुळे तत्वज्ञ हाँ अशा मृगजलाठीमागे केव धावत नहीं तू तज् हैस संकल्परहित निरामय हैस नित्य तृप्त हैस, हैस। मनु है सुंदरा तू शोक रहित आता या तू कदाचित असा विचार मानी कि तत्वज्ञ मनुष्य संसार रूपी मृगजला मैं माला राज्य घेन का है मी ही संन्यास घेन मन परन्तु ही तुझी विचार सरणी योग्य नहीं कारण कर्मफलाची आसक्ती सोडून नित्य तृप्त आणि निराश्रय अशा स्थितीत ज्ञानीपुरुषांनी केलेले कर्म त्याला बंधनकारक होत नाही असा सिद्धांत आहे यासाठी तुझा पिता जे मातुला एक एकछत्रे राज्य देईल तेव्हा त्याचा अवश्य स्वीकार कर आपल्या आमच्या गुणांच्या सहाय्याने सर्व राजे आणि प्रजाजन तुझ्यावर अनुरक्त होतील अशा प्रकारे ते राज्य समदृष्टीने कर कारण अवश्य प्राप्त कर्माचा आणि फलांचा त्याग किंवा त्यांच्या संबंधीचा अनुराग ही दोन्ही योग्य आणि युक्त आहेत युक, ही दोन्ही योग्य युक्त नव्हे इथे श्री वाशिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग पाच